तो अल्लाच आहे ज्याच्या व्यतिरिक्त कोणी उपास्य नाही तो बादशाह आहे अत्यंत पवित्र सर्वस्वी शांती अभयदान करणारा घे बाण सर्व प्रभावी अपनी आज्ञा बढ़ने लागू करा पवित्र आहे त्या अल्लाहेश्वर वादा लोक है। <ग्धार्ण> लहुल मा वाल अर्द वाल तो अल्लाह जो निर्मित योजना आखा साकार करना रंगरूप देना है सर्वोत्तम नव प्रत्येक वस्तु जी आकाशांधे पृथ्वी है गान करदस्तम अल्लाह नोसी मेहरबान दयावान है أُلْقُونَ إِلَيْهِمْ بِالْمَوَدَّةِ وَقَدْ كَفَرُوا بِمَا جَاءَكُمْ مِنَ الْحَقِّ يُخْرِجُونَ الرَّسُولَ يُخْرِجُونَ الرَّسُولَ وَإِيَّاكُمْ أَن تُؤْمِنُوا بِاللَّهِ رَبِّكُمْ إِن كُنتُمْ خَرَجْتُمْ جِهَادًا إِن كُنتُمْ خَرَجْتُمْ جِهَادًا فِي سَبِيلِ وَبِغِيرِ أَمْرِ طَاعَةِ अना बिमा हे लो कहो ज्यांनी इमान आणलं आहे जर तुम्ही माझ्या मार्गात जियात करण्यासाठी आणि माझी प्रसन्नता प्राप्त करण्यासाठी देश आणि घरदार सोडून निघाला आहात तर माझ्या आणि स्वतःच्या शत्रूंना मित्र बनवू नका तुम्ही त्यांच्याशी मैत्रीचा पायंडा पाडता वस्तुत जे सत्य तुमच्या पाशी आलं आहे त्याला स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आहे आणि त्यांची रीती अशी आहे की पैगंबराला आणि खुद्द तुम्हाला केवळ या अपराधापाई देशबाह्य करतात रब अल्लावर इमान आणला आहे तुम्ही गुप्तरित्या त्यांना मैत्रीचा संदेश पाठवता वस्तुत जे काही तुम्ही गुप्तपणे करता आणि जे उघडपणे करता प्रत्येक गोष्टी मी चांगल्या प्रकारे जाणतो जो मनुष्य तुमच्यापैकी असं करेल तो खचितच सरल मार्गापासकटला वर्तन तो अस है कि जर तुम्हारे निंत्रण मिल तुम्शी शत्रुत्व क्या हाथी जीभे नुम तर दयाच इच्छित कि तुम्हें कस ही करफीर वाव कायमातच्या दिवशी न तुमचे नातेसंबंध काही उपयोगी पडतील ना तुमची संतान त्या दिवशी अल्लाह तुमच्या दरम्यान ताटातूट निर्माण करेल आणि तोच तुमची कृत्य पाहणार आहे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 तुम्हा लोकांसाठी इब्राहिम अल इस्लाम आणि त्याच्या साथीदारांमध्ये एक उत्कृष्ट आदर्श आहे कि त्यांनी आपले राष्ट्राला स्पष्ट सांगून टाकलं आम्ही तुम्हाला आणि तुमच्या त्या उपास्यांना ज्यांची तुम्ही अल्ला सोडून पूजा करता अगदी विटलो आहोत आम्ही तुमच्याशी कुपरं केला आणि आमच्या आणि तुमच्यात कायमस्वरूपी शत्रुत्व आलं आणि वैर झालं जोपर्यंत तुम्ही एकमेव अल्लावर इमान आणत नाहीत पण इब्राहिम अलेसा आमचे आपल्या वडिलांना हे सांगणं त्याला अपवाद आहे की मी आपल्यासाठी क्षमेची याचना जरूर करीन आणि अल्लापासून आपणासाठी काही प्राप्त करून घेणं माझ्या हत्यारीत नाही आणि इब्राहिम आणि त्यांच्या साथीदारांची प्रार्थना अशी होती की हे आमचा रब तुझ्यावरच आम्ही भिस्त ठेवली आणि तुझ्याकडेच आम्ही वळलो आणि तुझ्याच हुजूरात आम्हाला परतायचं आहे आमच्या पालन आम्हाला काफिरांसाठी उपद्रव बनवू नको आणि हे आमच्या पालन करत्या आमच्या अपराधांची क्षमा कर मी तूच जबरदस्त आणि बुद्धिमान आहेस त्याच लोकांच्या कार्यपद्धतीत तुमच्यासाठी आणि त्या प्रत्येक माणसासाठी उत्कृष्ट आदर्श आहे जो अल्लाह आणि अंतिम दिनाचा उमेदवार असेल यापासून कोणी पराढमुख झाला तर अल्लाह निरपेक्ष आणि आपल्या ठाई स्वयं प्रशंसनीय आहे दुराबाजत नाही केल केव्हा तरी तुमच्या आणि त्या लोकांच्या दरम्यान प्रेम निर्माण करावं ज्यांच्याशी आज तुम्ही शत्रुत्व पत्करला आहे अल्लाह मोठ सामर्थ्य बाळगतो आणि तो समाजशील आणि दयावान आहे तुम्हाला या गोष्टीची मनाई करत नाही की तुम्ही त्या लोकांशी सद्व्यवहार आणि न्यायाचं वर्तन करावं ज्यांनी धर्माच्या बाबतीत तुमच्याशी युद्ध केलं नाही आणि तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढलं नाही अल्ला न्याय करणाऱ्यांना पसंत करतो हो तो तुम्हाला ज्या गोष्टीची मनाई करतो ती तर ही आहे की तुम्ही त्या लोकांशी मैत्री करावी ज्यांनी तुमच्याशी धर्माच्या बाबतीत युद्ध केलं आहे आणि तुम्हाला तुमच्या घरातून बाहेर काढला आहे आणि तुम्हाला एक दुसऱ्याला मदत केली आहे त्यांच्याशी जे लोक मैत्री करतील तेच अत्याचारी आहेत فرجعوهن إلى الكفار لا هن حل لهم ولا هم يحلون لهم وآتوهن ما أنفقوا ولا جناح عليكم أن تنكحوهن إذا آتيتموهن أجورهن ولا تمسكوا بعصم الكوافر واسألوا ما أنفقتم وليسألوا ما أنفقوا हे लोक ज्यांनी इमान आणलं आहे जेव्हा इमानधारक स्त्रिया हिजरत करून तुमच्या पाशी येतील तेव्हा त्यांच्या इमानधारक असण्याची शहानिशा करून घ्या आणि त्यांच्या इमानची वास्तवता तर अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो मग जेव्हा तुम्हाला माहित होईल कि त्या इमानधारक आहेत तर त्यांना काफिरांकडे परत पाठवू नका न त्या काफिरांसाठी हलाल आहेत आणि न काफीर त्यांच्यासाठी हलाल त्यांच्या काफीर पतींनी जे महर त्यांना दिले होते ते त्यांना परत करा आणि त्यांच्याशी विवाह करण्यात तुम्हाला नाही जेव्हा की तुम्ही त्यांचे महेर त्यांना चुकते कराल आणि तुम्ही स्वतः देखील काफीर स्त्रियांना आपल्या विवाहात अडकून ठेवू नका जे महर तुम्ही आपल्या काफिर पत्नींना दिले होते ते तुम्ही परत मागून घ्या आणि जे महेर काफीरांनी आपल्या मुसलमान पत्नींना दिले होते ते त्यांनी परत मागावे ही अल्लाची आज्ञा आहे तो तुमच्या दरम्यान निर्णय देतो आणि तो सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहेजुआ मिसलकु हल्लरी अिहमु आणि जर तुमच्या काफीर पत्न्यांच्या महरांमधून तुम्हाला काफीरांकडून काही परत मिळालं नाही आणि मग तुमची पाळी आली तर ज्या लोकांच्या पत्न्या तिकडे राहिल्या आहेत त्यांना तितकी रक्कम चुक्ती करा जी त्यांना दिलेल्या महरांच्या प्रमाणात असावी आणि त्या अल्लाचं भय बागत राहा ज्यावर तुम्ही इमान आणलं आहे ولا يسرقون ولا يزنون ولا يقتلون أولادهم ولا يأتون بفتنة يسترين يفترونه بين أيديهم وأرجلهم ولا يعصونك في معروف فبايعهم فبايعهم واستغفر لهم الله إن الله غفور رحيم النبي صلى الله عليه وسلم जेव्हा तुमच्याजवळ इमानदारक स्त्रिया बैठ अर्थात प्रतिज्ञा करण्याकरता येतील आणि या गोष्टीची प्रतिज्ञा करतील की त्या अल्लाच्या बरोबर कोणत्याही वस्तूला सामील करणार नाहीत चोरी करणार नाहीत विविचार करणार नाहीत आपल्या संततीची हत्या करणार नाहीत आपल्या हातपायापुढे कोणतंही कुभांड रचून आणणार नाहीत आणि कोणत्याही चांगल्या कामात तुमची अवेज्ञा करणार नाहीत तर त्यांच्याकडून बैत घ्या आणि त्यांच्या बाबतीत अल्लापाशी क्षमेची प्रार्थना करा निसंशय अल्लाह क्षमा करणारा आणि दया करणारा आहे लोक ज्यांनी इमान आणलं आहे त्या लोकांना मित्र बनू नका ज्यांच्यावर अल्लाचा क्रोध झाला आहे जे परलोकाबद्दल त्याचप्रकारे निराश आहेत ज्या प्रकारे कबीर पडलेले काफीर निराश आहेत अल्लाच्या नावाने जो सीम मेहरबान दयावान आहे अल्लाचं पावित्र्य गाणं केलं आहे त्या प्रत्येक वस्तून जी आकाशांमध्ये आणि पृथ्वीत आहे आणि तो प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमान आहे चकुलून मला ससाूनसायवीची लोणाची सविली स्वसंख्य अंगोरुसोस हे लोक कहो ज्यांनी इमान आणलं आहे तुम्ही का ती गोष्ट सांगता जी तुम्ही करत नाही अल्लाच्या जवळ हे अत्यंत अप्रिय कृत्य आहे की तुम्ही सांगावी ती गोष्ट जी करत नाही प्रिय ते लोक आहेत जे त्याच्या मार्गात अशा प्रकारे फळी बांधून लढतात जणू काय ते शिसे पाजलेली भिंत असावेत आणि आठवा मुसालमची ती गोष्ट जी त्यानं आपल्या राष्ट्राला सांगितली होती कि हे माझ्या राष्ट्र बांधवांनो तुम्ही मला काय इजा देता तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता कि मी तुमच्याकडे पाठवलेला हो अल्लाचा प्रेषित आहे मग जेव्हा त्यांनी वक्रता अलंबली तेव्हा अल्लाने सुद्धा त्यांची हृदय वक्र केली अल्लाह अवेदकालींना मार्गदर्शन करत नसतो मेद्रोलाय मिन चौरायु अनड आणि आठवा मध्यम पुत्र इसाची ती गोष्ट जी त्याने सांगितली होती हे बनी इस्राइल मी तुमच्याकडे पाठवलेला अल्लाचा प्रेषित आहे सत्यता प्रमाणित करणारा आहे त्या तवराची जी माझ्यापूर्वी आलेली मौजूद आहे आणि खुशखबर देणारा आहे एका प्रेषिताची जो माझ्यानंतर येईल ज्याचं नाव अहमद असेल परंतु जेव्हा तो त्यांच्याजवळ उघडउघड निशाणा घेऊन आला तेव्हा ते म्हणाले ही तो चक्क फसवेगिरी आहे आता बरं त्या माणसापेक्षा मोठा तालीम अन्य कोण असू शकेल ज्यानं अल्लावर खोटा आळ घ्यावा वास्तविकपणे त्याला इस्लाम अल्ला आज्ञा पालणार मान तुकवण्याच आमंत्रण दिलं जात असावं अशा जालिमांना अल्लाह मार्गदर्शन करत नसतो युरी दुपुनुल अफुआिनुरी हिव करून फुल्ली फुल्ली हलमु श्री फुल हे लोक आपल्या तोंडांच्या हुंकरीनं अल्लाच्या प्रकाशाला विझू इच्छितात आणि अल्लाचा निर्णय हा आहे की तो आपल्या प्रकाशाचा पूर्णपणे फैलाव करणारच मग काफीरांना ते कितीही अप्रिय का असेना तोच तर आहे ज्याने आपला पैगंबर सल्लेला अवलाय सल्लमला मार्गदर्शन आणि सत्य धर्मासह पाठवला आहे जेणेकरून त्याला संपूर्ण धर्मावर प्रभुत्व द्यावं मग अनेकेश्वरवाद्यांना ते कितीही अप्रिय का वाटू नये ज्यांनी इमान आणलं आहे मी दाखव तुम्हाला तो व्यापार जो तुम्हाला यातनादायक प्रकोपापासून वाचवेल तुम्ही ओसुरी ओन कि सबी खुशी कुम इन इमान आणा अल्ला आणि त्याच्या पैकंबरावर आणि जिहाद करा अल्लाच्या मार्गात आपल्या मालांनीशी आणि आपल्या प्राणांनिशी हेच तुमच्यासाठी बेहतर आहे जर तुम्ही समजून घेतलं अल्ला तुमचे गुन्हे माफ करेल आणि तुम्हाला अशा उद्यानात दाखल करील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील आणि चिरंतन निवासाच्या जन्मतीत तुम्हाला उत्तम घर प्रदान करेल हे आहे मोठ यशु कर आणि ती दुसरी गोष्ट जी तुम्ही इच्छिता ती देकडून साय्य आणि लवकरच प्राप्त होणारा विजय हे पैगंबर सल्ल अल वसलम इमानदारकांना याची द्या या खुशखबर द्याय فَما قَالَ عيسى ابن مريم للحواريين من أنصار إلى الله قال الحواريون نحن أنصار الله فآمنت طائفة من بني إسرائيل وكثر الطائفة ज्यांनी इमान आणलं आहे अल्लाचे साह्यक बना ज्या प्रकारे मरियम पुत्र ईसानं हवारींना उद्देशून सांगितलं होतं कोण आहे अल्लाकडे बोलवण्यात माझं साह्यक आणि हवारींनी उत्तर दिलं होतं आम्ही आहोत अल्हचे साह्यक त्यावेळी बनी इस्रायलच्या एका गटानं इमान आणलं आणि दुसऱ्या गटानं इन्कार केला मग आम्ही इमान अंडाऱ्यांचं त्यांच्या शत्रू विरुद्ध समर्थन केलं आणि तेच विजय ठरले अल्लाच्या नावाने मेहरबा आहे अल्लाचं पावित्र गान करत आहे ती प्रत्येक वस्तू जी आकाशांमध्ये आहे आणि ती वस्तू जी जमिनीत आहे बादश आहे अत्यंत पवित्र जबरदस्त आणि बुद्धिमान ओवल्लिसी नुमिल वयुजक्की तोच आहे ज्याने उंबी लोकांमध्ये एक प्रेषित खुद्द त्यांच्या पैकी उभा केला जो त्यांना त्याच्या आयती ऐकवतो त्यांचं जीवन सावरतो आणि त्यांना ग्रंथाची आणि बुद्धिमत्तेची शिकवण देतो वास्तविक पाहता यापूर्वी ते उघड पथभ्रष्ट पडलेले होते आणि या प्रेक्षाच उभं केलं जाणं त्या दुसऱ्या लोकांसाठी देखील आहे जे अद्याप त्यांना मिळालेले नाहीत अल्ला जबरदस्त आणि बुद्धिमान आहे ही त्याची कृपा आहे ज्याला इच्छितो देतो आणि तो मोठा कृपा करणारा आहे ज्या लोकांना तवराधारक बनवलं गेलं होतं त्यांनी त्याचा भार उचलला नाही त्याचं उदाहरण त्या गाढवाप्रमाणे आहे ज्याच्यावर पुस्तकं लादलेली असावीत त्याच्यापेक्षाही अधिक वाईट उदाहरण आहे त्या लोकांचं ज्यांनी अल्लाच्या आयतींना खोट ठरवलं आहे अशा जालिमांना अल्लाह मार्गदर्शन करत नसतो यांना सांगा हे लोक हो जे यहुदी बनलेले आहेत जर तुम्हाला अशी घमिण आहे की बाकीच्या सर्व लोकांना सोडून केवळ तुम्हीच अल्लाचे आवडते आहात تر رتوشي أبرا شكرا جلتوني أبليا دربات كريا سال وَلَا يَسَمَنَّوْنَهُ أَبَدًا بِمَا قَدَّمَتْ أَيْدِيهِمْ وَاللَّهُ عَلِيمٌ بِالظَّالِمِينَ قُلْ إِنَّ الْمَوْتَ الَّذِي سَفِرُونَ مِنْهُ فَإِنَّهُ مُلَاقِيكُمْ ثُمَّ تُرَدُّونَ إِلَىٰ عَالِمِ الْغَيْبِ وَالشَّهَادَةِ فَيُنَبِّئُك परंतु हे कदापि त्याची अभिलाषा करणार नाहीत आपले त्या कृत्यामुळे जी यांनी केलेली आहेत आणि अल्ला या जाणतो यांना सांगा ज्या मृत्यूपासून तुम्ही पळ काढता तो तर तुम्हाला येऊन राहील मग तुम्ही त्याच्यासमोर हजर केले जाल जो अप्रकट आणि प्रकटचा जाणणारा आहे आणि तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय काय करत राहिला आहात يا أيها الذين آمنوا إذا نودية للصلاة من يوم البنوعة فاسعوا إلى ذكر الله وذروا البائع ذلكم خير لكم إن كنتم تعلمون هؤلاء الأشخاص يمتعون بشكل إيمان يمتعون بشكل إيمان يمتعون بشكل إيمان يمتعون بشكل إيمان ويقعدون بشكل إيمان साथी अधिक बेहतर आहे जर तुम्हें मग जेव नमाज पूर्ण हो पसर जा अल्लाह कृपा प्रसाद का शोध घयाल्हा स्मरण कर सफलता प्राप्त वावी आणि जेव्हा त्यांनी व्यापार आणि खेळ तमाशे होताना पाहिलं तेव्हा त्याकडे धाव घेतली आणि तुम्हाला दिलं उभं सोडून संगा ते माशे व्यापारा पेक्षा बेहतर है और गवाही देतो दूर्णतः खोटे फसदू अन शपथान ढाल बन अशा प्रकार अल्लाह मार्ग पास दूर रह रोकता क्या वाइट कृत्या जी लोग कर सर्व का कारण है मग इनकार واذا رايتهم تعجبك اجسامهم وان يقولوا تسمع لقولهم كانهم خشب مسنده يحسبون كل طيحه عليهم هم العدو فاحذرهم قاتلهم الله ان يفكون याने <تصفيق> पहिलं त्यांच्या शरीराची तुम्हाला फार शानदार दिसावी यांनी बोललं तर त्यांच्या गोष्टी तुम्ही ऐकतच राहल परंतु खरं पाहता हे जणू लाकडाचे ओंटे आहेत जे भिंतीला जडवून ठेवले असावेत प्रत्येक जोराच्या आवाजाला हे आपल्या विरुद्ध समजतात हे पक्के शत्रू आहेत यांच्यापासून जपून राहा अल्लाचा मार यांच्यावर हे कोणीकडे उलटे फिरवले जात आहेत